श्रीमत भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय अठरावा भिन्न भिन्न वर्षांचे वर्णन श्री शुक म्हणाले भद्राश्व वर्षामध्ये धर्मपुत्र भद्रश्रवा आणि त्याचे मुख्य मुख्य सेवक भगवान वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या धर्ममय प्रिय मूर्तीला अत्यंत समाधिनिष्ठेने हृदयात स्थापित करून या मंत्राचा जप करीत अशा प्रकारे स्तुती करतात भद्रश्रवा आणि त्याचे सेवक म्हणतात चित्तशुद्ध करणाऱ्या ओंकार स्वरूप भगवान धर्माला नमस्कार असो अहो भगवंतांची लीला मोठी विचित्र आहे ज्यांच्यामुळे हा जीव संपूर्ण लोकांचा संहार करणाऱ्या काळाला पाहूनही त्यामध्ये दुर्लक्ष करतो आणि तुच्छ विषयांचे सेवन करण्यासाठी पापमय विचारात गुंतून आपल्याच हाताने पुत्र पिता इत्यादींची मृतशरीरे जाळूनही स्वत जिवंत राहण्याची इच्छा करतो हे जन्मरहित प्रभु, विद्वान लोक जग नश्वर आहे असे म्हणतात आणि सूक्ष्मदर्शी आत्मज्ञानी असेच पाहतात सुद्धा तरी आपल्या मायेने लोक मोहित होऊन जातात आपण अनादी आहात आणि आपली कृत्य मोठी आश्चर्यकारक का आहेत मी आपणास नमस्कार करतो परमात्मन आपण अकर्ते आणि मायेच्या आवरणाविरहित आहात तरी सुद्धा जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ही आपलीच कर्मे मानली गेली आहेत ते ठीकच आहे <coughs> ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण सर्वात्मरूपाने आपणच सर्व कार्याचे कारण आहात आणि या कार्यकारण भावापेक्षा आपले शुद्ध स्वरूप सर्वथैव वेगळे आहे आपले शरीर मनुष्य आणि घोडा यांचे संयुक्त रूप आहे प्रलयकाळामध्ये जेव्हा तमोगुणी दैत्याने वेद चोरून होते त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून आपण ते रसातळातून आणून दिले होते अशी अमोघलीला करणाऱ्या सत्यसंकल्प आपणास नमस्कार करीत आहे हरिवर्षखंडामध्ये भगवान नृसिंह रूपाने राहतात त्यांनी हे रूप कोणत्या कारणाने धारण केले होते त्याचे पुढे सातव्या स्कंधात वर्णन केले आहे त्याचे भगवंत प्रिय रूपा महाभागवत प्रल्हाद त्या वर्षा इतर पुरुषांस निष्काम अन्य भक्तिभापासना करीत है प्रल्हाद हा मुहा महापुरुषांोग्य अ गुण संपन्न है तसेचील आचरणाने दैत्य और दानवान कुित्र के मंत्रा जप करु स्तुति करो ओंकार रूप भगवान नृसिंहदेवाना नमस्कार असो आपण अग्नि इत्यादी तेजाचेही तेज आहात आपनास नमस्कार असो हे वज्रनखा हे वज्रदंष्ट्रा आपण आमच्या समोर प्रगट व्हावे प्रकट व्हावे आमच्या कर्मवासनात जाळून टाका जाळून टाका आमचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करा नष्ट करा ओम स्वाहा अभयदान देत आमच्या अंतकरणात प्रकट व्हा हे नाथ विश्वाचे कल्याण हो दुष्टांची बुद्धी शुद्ध हो सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांमध्ये सद्भावना उत्पन्न हो सर्वजण एकमेकांचे हितचिंतन करूत आमचे मन शुभ मार्गात प्रवृत्त हो आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने भगवान श्रीहरीमध्ये प्रवेश करू घर <coughs> स्त्री पुत्र धन आणि बंधुबांधवांचे आमची आसक्ती नसो आणि ती उत्पन्न होणार असेल तर केवळ भगवंतांच्या प्रेमी भक्तांमध्येच होयमी पुरुष फक्त शरीर निर्वाहापुरत्या अन्य वगैरे संतुष्ट राहतो त्याला जशी शीघ्र प्राप्त होते तशी इंद्रियलोलूप पुरुषांना होत नाही त्या भगवत भक्तांच्या संगतीने भगवंतांचे तीर्थतुल्य पवित्र चरित्र ऐकाव्यास मिळते ते त्यांची ाधारण शक्ति प्रभावे सूचकते वारंवार सेवन करना भगवान हृदयात प्रवेश करता सर्व प्रकार से शारीरिक आनसिक म नष्ट कर अशा भगवद भक्त की संगत को धरू इच्छि नहीं ज्या पुरुषाची भगवंतांमध्ये निष्काम भक्ती आहे त्यांच्या हृदयात सर्व देवता धर्म ज्ञान इत्यादी संपूर्ण सद्गुणांसह नेहमी निवास करतात परंतु जो भगवंतांचा भक्त नाही त्याच्यामध्ये महापुरुषांचे गुण कोठून येऊ शकतील बरे तो तर निर्निराळे संकल्प करून नेहमी बाहेरच्या तुच्छविषयांच्या मागेच धावत असतो ज्याप्रमाणे माशांना पाणी अत्यंत प्रिय त्यांच्या जीवनाचा आधारच असते त्याचप्रमाणे साक्षात श्रीहरी सुद्धा समस्त देव धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आहेत जर कोणी महत्वाभिमानी पुरुष त्यांचा त्याग करून घरामध्येच आसक्त होईल तर त्या अवस्थेत स्त्री पुरुषांचा मोठेपणा फक्त वयाच्या आधारावरच मानला जाईल गुणांच्या दृष्टीने नाही <coughs> म्हणून तुम्ही लोभ राग द्वेष क्रोध अभिमान इच्छा भय दीनता आणि मानसिक संतापाचे मूल असलेल्या तसेच रूप संसार चक्रात ओढणाऱ्या घर इत्यादींचा त्याग करून भगवान नृसिंहांच्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घ्या केुमाल वर्षामध्ये लक्ष्मीचे आणि संवत्सर नावाच्या प्रजापतीचे पुत्र आणि कन्या यांचे कल्याण करण्यासाठी भगवान कामदेव रूपाने निवास करतात रात्रीच्या अभिमानी देवतारूप कन्या आणि दिवसाचा अभिमानी देवतारू पुत्रांची संख्या मनुष्याच्या शंभर आयुव वर्षांच्या आयुष्याचा दिवस रात्री इतकी म्हणजे 36-36,000 वर्षे आहे आणि तेच त्या वर्षांचे अधिपती होत परमपुरुष श्री नारायणांच्या श्रेष्ठ अस्त्र सुदर्शनचक्राच्या तेजाला त्या कन्या घाबरतात म्हणून प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्यांचे गर्भपात होतात भगवान आपल्या लालित्यपूर्ण गतिविलाशाने, सुशोभित मधुर मधुर मंदहाने मनोहर लीलापूर्व पूर्ण आकर्षक कटाक्षाने थोड्याशा उंचावलेल्या सुंदर भुवयांच्या देखण्या छतेने मुखारविंदाने अमाप सौंदर्य प्रकट करून सौंदर्य देवी लक्ष्मीला अत्यंत आनंदित करीत स्वतःही आनंदित होतात परमसमाधियोगाने श्री लक्ष्मी भगवंतांच्या त्या मायामय स्वरूपाचे रात्रीच्या वेळी प्रजापती संवत्सरांच्या कन्यांसह आणि दिवसा त्यांच्या पतींसह आराधना करते आणि या मंत्राचा जप करते जो इंद्रियांचा नियंत्रक आणि संपूर्ण श्रेष्ठ वस्तूंचे उत्पत्ती स्थान आहे क्रियाशक्ती ज्ञानशक्ती आणि संकल्प निश्चय इत्यादी चित्ताचे धर्म व त्यांच्या विषयांचे अधिपती आहेत अकरा इंद्रिये व पाच विषय या सोळा कलांनी युक्त आहेत जे वेदोक्त कर्मांनी प्राप्त होतात जे अन्नमय अमृतमय आणि सर्वमय आहेत त्या मानसिक इंद्रिय विषयक आणि शारीरिक बलस्वरूप अशा परमसुंदर भगवान कामदेवांना ओम राम ह्रीम हृम या बीजमंत्रासह सर्व बाजूंनी नमस्कार असो आपण इंद्रियांचे अधीश्वर आहात कठोर व्रतांनी स्त्रिया आपलीच आराधना करून अन्य लौकिक पति इच्छा करतात परंतु त्या, त्या प्रिय पुत्र धन आणि आयुष रक्षण करू शकत नहीं कारण त्या स्वत परतंत्र है जो स्वतः सर्वथा निर्भय आहे आणि दुसा भयभीत लोकांचे सर्व प्रकारे रक्षण करू शकतो तो पति होए अति एकम्र आप एकापेक्षा अधिक ईश्वर मानले तो एकमेक भय आने की शक्यता प्राप्तिपेक्षा अधिक दुसरा को लभ मानी नहीं भगवन जी स्त्री आपसे पूजन करना से इच्छित अथवा को वस्तूं इच्छा करीत नहीं तिचा सर्व पूर्ण होता परंतु जी को एक कामना घेन अपनी उपासना करते अपन तिला केवल केवड़ी वस्तु देता आणि भोग समाप्त झाल्यावर ती वस्तू जेव्हा नष्ट होते तेव्हा तिच्यासाठी तिला दुःख करावे लागते हे अजिता इंद्रिय सुखाचे अभिलाशी ब्रह्मदेव रुद्र इत्यादी समस्त सुरासुरगण माझ्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत परंतु आपल्या चरणकमलांचा आश्रय करणाऱ्या भक्तांशिवाय मला कोणी प्राप्त करून घेऊ शकत नाही कारण माझे मन फक्त आपल्यातच लागून राहिले आहे हे अच्युता आपण आपल्या ज्या वंदनीय करकमलांना भक्तांच्या मस्तकावर ठेवता तेच माझ्याही मस्तकावर ठेवा हे वरण्य आपण केवळ वर श्रीवत्सलांछन रूपाने आपल्या वक्षस्थळावरच धारण करता आपण सर्व समर्थ आहात आपण आपल्या मायेने ज्या लीला करता त्यांचे रहस्य कोण जाणू शकेल भगवंतानी रम्यक वर्षामध्ये तेथील अधिपती मनूला पूर्वी आपले परमप्रिय मत्स्यरूप दाखवले होते अजूनही मनो भगवंतांच्या त्या रूपाची मोठ्या भक्तिभावाने उपासना करतो आणि या मंत्राचा जप करीत करतो सत्वप्रधान सूत्रात्मा तसेच मनोबल इंद्रियबल आणि शरीरबल स्वरूप अशा सर्वश्रेष्ठ भगवान महामत्स्यांना वारंवार नमस्कार असो प्रभो नट ज्याप्रमाणे कथ नाचवितो त्याचप्रमाणे आपण ब्राह्मण इत्यादी नामांच्या दोरीने संपूर्ण विश्व आपल्या अधीन करून घेऊन नाचवीत आहात म्हणून आपण सर्वांचे प्रेरक आहात लोकपाल सुद्धा आपल्याला पाहू शकत नाहीत परंतु आपण सर्व प्राण्यांच्या आत प्राणरूपाने आणि बाहेर वायुरूपाने नेहमी संचार करीत असता वेद आपलाच महान शब्द आहे एकदा इंद्रादी इंद्रियाभिमानी देवतांना प्राणस्वरूप आपल्याबद्दल नत्फ मत्सर निर्माण झाला तेव्हा आपण बाजूला झाल्यावर ते, ते स्वतंत्रपणे किंवा एकमेकात मिसळून सुद्धा मनुष्य पशु सर्प स्थावर, थावर जंगम इत्यादी जितकी शरीरे दिसतात त्यांच्यापैकी कोणाचेही पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा रक्षण करू शकले नाहीत हे अजन्मा प्रभो सर्व वनस्पती आणि वेलींचा आश्रय असलेल्या त्या पृथ्वीला घेऊन आपण माझ्यासह मोठमोठ्या उत्तुंग लाटाने युक्त प्रलयकालीन समुद्रामध्ये मोठ्या उत्साहाने विवहार केला विहार केला होता आपण संसारातील सर्व प्राणी समुदायाचे नियंते आहात माझा आपणास नमस्कार असो हिरणय वर्षामध्ये भगवान कासवाचे रूप धारण करून राहतात तेथील निवासी लोकांसह पितृराज आर्यमा भगवंतांच्या त्या प्रियतम मूर्तीची उपासना करतात आणि या मंत्राचा निरंतर जप करीत स्तुती करतात जे सत्वगुणाने युक्त आहेत ज्यांचे ठिकाणी निश्चितपणे कळत ज्यांचे ठिकाण निश्चितपणे कळत नाही तसेच जे काळाच्या कक्षेच्या बाहेर आहेत त्या सर्वव्यापक सर्वाधार भगवान कच्छपांना वारंवार नमस्कार असो अनेक रूपांमध्ये प्रतीत होणारा हा दृश्य प्रपंच जरी मिथ्या आहे असे वाटत असले म्हणूनच याचे वस्तुता काही मोजबाप नाही तरी सुद्धा हे मायेने प्रकाशित होणारे आपलेच रूप आहे अनिर्वचनीय रूप अशा आपनास नमस्कार आहे आपण एकमात्र असूनही जरायुज स्वेदज अंडज उद्भीज स्थावर जंगम देव ऋषी पितृगण भूते इंद्रिये स्वर्ग आकाश पृथ्वी पर्वत नदी समुद्र द्वीप ग्रह तारे इत्यादी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहात आपण असंख्यनामे रूपे आणि आकृतींनी युक्त आहात कपिलमुनी इत्यादी विद्वानांनी आपल्यामध्ये ज्या चोवीस तत्वांच्या संख्येची कल्पना केली आहे ती उदय निवृत्त होते ती सुद्धा वास्तविक आपलेच अशा विराजमान पृथ्वीदेवी निवासी लोकानस अचल भक्तिभा परमोत्कृष्ट मंत्रा जप करीत स्तुति करते जत्व मंत्रा मुझे जे यज्ञ आणि रूप आहेत तसेच मोठमोठे यज्ञ यांचे अंग आहेत त्या शुद्ध कर्ममय त्रियुगमूर्ती पुरुषोत्तम भगवान वराहांना वारंवार नमस्कार असो ऋथ्वी प्रमाणे अनिरूप लाकडाच्या ओणक्यात लपलेल्या अग्नीला मंथन करून प्रकट करतात त्याचप्रमाणे कर्माशक्ती आणि कर्मफलाच्या कामनेने झाकून गेलेल्या ज्यांच्या रूपाला पाहण्याच्या इच्छेने परमप्रवीण पंडित आपल्या विवेकयुक्त मनरूप मंथन काष्ठाने शरीर आणि इंद्रियाना घुसळतात अशा प्रकारे मंथन केल्यावर आपले स्वरूप प्रकट करणाऱ्या आपणास नमस्कार असो विचार तसेच यम नियमादी यौगिक साधनांमुळे ज्यांची बुद्धी निश्चयात्मक झाली आहे ते महापुरुष द्रव्य म्हणजे विषय क्रिया म्हणजे इंद्रियांचे व्यापार हेतू म्हणजे इंद्रियांच्या देवता आयन म्हणजे शरीर ईश्वर म्हणजे काल आणि करता म्हणजे अहंकार इत्यादी मायेची कार्य पाहून ज्यांच्या वास्तविक स्वरूपाचा निश्चय करतात अशा खेरीज, आपनास, वार नमस्कार असो जसे लोखंड जड असूनही लोहचुंबकाच्या सान्निध्यात आल्यावर हालचाल करते त्याचप्रमाणे ज्या सर्वसाक्षी असलेल्याच्या इच्छेने जी स्वतःसाठी नव्हे तर सर्व प्राण्यांसाठी असते ती प्रकृती आपल्या गुणांनी जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत असते अशा संपूर्ण गुणांचा आणि कर्मांचा साक्षी असणाऱ्या आपणास नमस्कार असो आपण जगाचे कारणीभूत आद्य वराह आहात ज्याप्रमाणे एक हत्ती दुसऱ्या हत्तीला आपटतो त्याचप्रमाणे आपण हत्तीप्रमाणे क्रीडाकृत युद्धामध्ये आपला प्रतिद्वंद्वी हिरण्याक्ष दैत्याला ठार करून आपल्या दाढीच्या टोकावर मला ठेवून रसातळातून प्रलयसागराच्या बाहेर आला होता अशा सर्व शक्तिमान मी वारंवार नमस्कार करतो इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंश्या सहित पारमहंश्याम संहितायाम पंचमस्कंधे भुवनकोशवर्णनम नाम अषादोध्याय श्रीकृष्णापणमस्तु हरए नम